वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग चौथा उभय रघुत्तम काकुतश्याना पळवून नेले जात असताना सीता आपले दोन्ही मोठे हात पुढे पसरून मोठ मोठ्याने आक्रोश करू लागली हा सत्यवान शिरवान शुद्धाचरणी दशरथ पुत्र राम याला लक्षसह भयानक स्वरूपाचा राक्षस ओढून नेत आहे मला अस्वले चित्ते वा खाऊन टाकतील हे राक्षस श्रेष्ठा मी तुला नमस्कार करते मला घेऊन जा त्या दोघा काकुतश्याना सोड राम लक्षने त्या दुरात्म्याचा वस करण्याची चपळाचा डावा हात लक्ष्मणाने तोडून काढला राणी तसाच झटपट त्याचा उजवा हात तोडून टाकला हात तोडल्यामुळे तळमळून तो मुर्चीत पडला आणि मेघाप्रमाणे दिसणारा तो वज्राने तोडलेल्या पर्वताप्रमाणे तात्काळ भूमीवर पडला त्या राक्षला त्या दोघांनी लाथा बुक्या धपाटे यानी ठोकले आणि खटपट झटापट करीत त्याला उघड्या मैदानावर आपटले पुष्कर बाण त्यांच्या अंगात शिरले होते खडगाने जखमा केल्या होत्या भूमीवर त्याला बराच वेळा आपटले होते तरी तो राक्षस मेला नाही त्या राक्षसा रा, रा, ने तप के युद्ध जिंकने शक्य नहीं अपने खडयात लक्ष्मण हत्य सारे भयानक राक्षसा करता खूब मोटा खोल खड्डा खड़ा खडा खण असे राम लक्ष्मणाला म्हणाला आणि विराधाच्या शरीरावर तो पराक्रमी राम चढून त्याच्या गळ्यावर पाय देऊन उभार रामाच ते सभ्यतापूर्ण शब्द ऐकून तो विराध पुरुषे श्रेष्ठ रामाला म्हणालाय हे पुरुष व्याघ्रा तुझ्या इंद्राच्या तोडीच्या बळाने मी ठार झालो पण हे पुरुष श्रेष्ठा मी मोहा यापूर्वी तुला ओळखले नाही कौशल्याच्या सुपुत्रा रामा बाबा तुला महाभाग वैदेहीला आणि महायशस्वी लक्ष्मणाला मी ओळखतो शापामुळे हा भयंकर राक्षसाचा देह मला मिळालाय मी तुंबुरा नावाचा गंधर्व आहे वैश्रवण कुबेराने मला शाप दिला होता मी त्याची विनवणी केल्यावर तो महायशस्वी मला म्हणाला दाशर्थी राम तुला जेव्हा युद्धात मारिल तेव्हा तू मूळ स्वरूप मिळून स्वर्गाला जाशील त्याच्या सेवेला मी उपस्थित न राहिल्यामुळे त्याने रागावून मला हा शाप दिला होता तो वैश्रवण राजा रंभेवर आसक्त झालेल्या मला असे बोलला तुझ्या कृपेमुळे त्या भयंकर शापातून मी मुक्त झालोय आता मी आपल्या लोकी जाईन हे परंतु कल्याण असो या बाजूला शर, शरभंग राहतो दीड एक योजनांतरावर तो सूर्यासारखा तेजस्वी महर्षी राहतो त्याच्याकडे तत्काळ तू जा तो तुझ्या हिताचे तुला सांगेल मला खड्ड्यात टाकून रामा तू निश्चिंतपणे जा प्राण गेलेल्या राक्षसांचा हाच पूर्वीपासून चालत आलेला धर्म जे खड्ड्यात टाकले जातात त्यांना सनातन लोक प्राप्त होतात बाणाने पीडित झालेला विराज रामाला असे बोलला आणि त्या महाबलिष्ठाने तो देह टाकून स्वर्गाची वाट झाली त्याचे बोलणे ऐकून रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली लक्ष्मणा हत्तीसारखे या महाकाय राक्षसाकरता या अरण्यात खूप मोठा खड्डाखण मोठा चांगला खड्डाखड असे लक्ष्मणाला राम म्हणाल्यानंतर त्या महात्म्याने खड्डा खडला शंकू सारखे आवाज करणाऱ्या आणि प्रचंड आवाज करीत वन दणानून टाकणाऱ्या त्या विराधाला खड्ड्यात टाकून दिले झटापटी त्या भयानक राक्षसावर झटपट मात करत ते उभयता राम लक्ष्मण रणांगणात स्थिर उभे राहिले त्यानं आनंद झाला आणि त्यांनी त्या ओरडणाऱ्या भयावह राक्षसाला जोर करून वर उचलून टाकून दिले धारधार शस्त्राने सुद्धा त्या महासुराचा वध करणे शक्य नाही असे पाहून त्या दोघा अत्यंत जाणत्या नरश्रेष्ठाने विचार करून खड्ड्यात टाकून त्या विराधाचा वध अंमलात आणला रामाने यथायोग्यपणे इच्छिलेला आणि आयास केलेला आपला मृत्यू अरण्यात संचार करणाऱ्या विराधानेच स्वतः सांगितला होता की माझा वध शस्त्राने होणार नाही त्याचे रामाने त्याला खड्ड्यात टाकण्याचा बेध केला खड्ड्यात टाकला जात असता त्या अतिबलवान राक्षसाने ते वन धनान टाकले विराधा भूमीत केलेल्या खड्ड्यात टाकून राम लक्ष्मण हर्षित झाले आता भय नष्ट झाल्यामुळे आकाशात असणाऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे ते त्या महावनात आनंद करू लागले अरण्यकांडाचा चौथा सर्ग समाप्त